पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी, वाचक माधवराव बाबड़े रवी सवी बंधु प्रेमा की शिकव मे महिन्याची सुटी होती आम्मी सारे भावडे घरी जमलो हो तो मक शायास राठा भाऊ घरी आला होता तो देवी सा आजारी पड़ला होता त्याला अतोनाथ देवी आल्या होत्या अंगावर तीळ ही जागा नव्हती मोठ्या मुश्किलीस तो वाचला होता मी दापोली जवळच शिकावयास राहिलेला होतो मला घरी जाता येत असे शनिवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन या परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे त्यावेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते देवीची फार आग असते कधीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते गुलकंद देणे सर्वात चांगले परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कुठून आणायचे परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला कांदा फार थंड असतो कांदा फार स्वस्त आहे पौष्टिकही आहे कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू कारण नेहमी कांदा असेच कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय होत नाही परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे कांद्याचे गुणधर्म काही असो माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाप दिली वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले हा कांदे पाक फार थंड असतो असे सांगतात आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागले मी एक दिवस आईला म्हटले आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो मी तुझा नावडताच मुळी दादाला कांदेन बिंद त्याला भातावर तूप जास्त दही जास्त आम्हाला काही नाही आम्ही जवळचे ना आम्ही नेहमी घरी येतो आम्हाला कोण विचारतो जवळ असे ते कोपऱ्यात बसे लांबचे स्वप्ने दिसे आहे बो दादाची मात्रच कमाल मला तरी देवी आले असत्या तर बरे झाले असते मिळाला असता पाक, मिळाले असते दही दूध मिळाले असते गाईचे तूप माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले माझा दादा थोर मनाचा होता शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता शांत व धीमा होता समुद्र जसा आत वळवा नळाचे ने जळत असतो तसा तो आत दुखाने अपमानाने जळे परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे स्वतःचे दुःख स्वतःची करून कहाणी दुसऱ्या सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे दादा आईला म्हणाला खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते हो उद्यापासून मला देऊ नकोस साऱ्यांना देणार असतील तरच मला दे। देवी बऱ्या झाल्या आता काय बर्णीत आहे तो चार दिवस आम्ही सारी मिळून खाऊ आई म्हणाली अरे तुम्ही माझी कुणी सावत्रका मुले आहात श्याम असे रे काय घालून पाडून बोलतोस अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तळमळत असतो त्याला झोप येत नाही हे ये तुला माहीत नाही का त्याला थंडावा मिळावा म्हणून औषध आहे खाण्यासाठीच का जन्म आहे म्हणे मला का नाही देवी आले, शाम, अरे असे म्हणावे का देवाला काय वाटेल चांगले धडधाकड शरीर दिले आहे तर तुला नुसती भूती आठवतात असे करू नये श्याम तू का आता लहान आहेस मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतुस रामावर लक्ष्मणाचे भारताचे किती प्रेम उगीच वाचायचे वाटते काही त्यातला गुण घ्यावा तुझाच ना तो भाऊ का कोणी परका आहे अरे परक्याचाही हेवा करू नये परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावी तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत कडत पाणी देत तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत नारी पाकाचा वड्या नाही तर दुसरे काहीतरी नाही का करून देत बरोबर भावाचा का असा मत्सर करावा पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार असे नको हो करू शाम दादा आईला म्हणाला आई, आई? तू उगीच मनाला लावून घेतेस श्यामच्या मनात नसते हो काही चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना मी आणू केळीचे फाळके काढून आई म्हणाली जा रे श्याम फाळके काढून आण सुर्याचे पान नको क... हो कापू ते पान कापे व वरची पाने काप जा मी गेलो व पान काप्याने केळीचे उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या पाने नीट कापून घरी आणली अण्णा टाटोळा मला वाजवायला दे मी फटफटे करीन बाबूल्या म्हणाला आई पानग्या करावयास बसली कडत कढत पानगी आम्ही खाऊ लागलो वरती लोणी फासलेले होते त्यामुळे फारच छान लागत होती अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणी साखर तेथे शिंपित असेल ती घ्या आई म्हणाली रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे दादाने कांदे पाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला आई म्हणाली शाम उद्या नको हो मागू तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको पडायला ऐकलेस ना श्याम आता शहाणा हो मी त्या दिवशी रागावलेलो होतो सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही दादाने मला वितीरांडू खेळावयास बोलाविले मी गेलो नाही दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्य बाणांनी खेळू लागला छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते दादा नेम मारीत होता तो झाडांना बाण मारी व झाडातून चिक बाहेर पडे मी रागाने जाऊन म्हटले दादा त्या झाडांना का दुखवतोस त्यांच्या अंगातून रक्त काढतोस दादा म्हणाला मग भीतीदांडू खेळायला येतोस माझ्या आळल्या आय खेटार मी नाही येत जा फणकाराने मैं निगुन गलो दादावर मजे प्रेम नवते परुर मी प्रेम दाखू पो ती वंचना होती जो भावावर प्रेम करो झड़ा का जेवनी दादा पलडा होता तो अपले तलवे हाथी कुरवाड़ीत होता तलपाया सारकी आग हो आज इतकी वर्ष तरी तलवें आग होती मग त्या त वेसर तो नुकताच देवी उठलेगा दादाजी पायावर मी रोज पाय देते त्या बरे त्या तैयारी मी रागवेल हो तो दादा मजाक पहात होता मुखपणा ने मैं बोलवीत होता परंतु तयावर पाय दयावया नहीं अरविले होते मी दृष्ट हो तो सारे प्रेम यादिवी मरुण गदिवी मी फर जा दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला शाम देतोस का तळव्यावर पाय मला तुला सांगावयास लाज वाटते हो रोज रोज तरी तुला किती सांगायचे पण शाम मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार इथे तू आहेस म्हणून सांगतो दे जरा दादांच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो परंतु अहंकार होता अहंकार वितळला नव्हता बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात परंतु त्यावेळेस मी ठरविले होते दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही मी काही केल्या उठलो नाही आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते ती हात धुवून आली मी जागचा हल्लो नव्हतो हे तिने पाहिले ती दादाजवळ आली व म्हणाली गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय कशाला सांगतोस त्याला कशाला त्रास देतोस तो कोण आहे तुझा भाऊ सगळे दाईत भक्के असे आई म्हणत होती खरेच दादाच्या पायावर त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागले तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती खटाळभर भांडी घासायची होती परंतु ते सारे आईने पडू दिले स्वयंपाकाचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लुटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली माझी प्रेममूर्ती त्यागमूर्ती कष्टमूर्ती आई मोठ्या मनाची आई एक शब्दही मला ती बोलली नाही माझ्यावर रागवली नाही शेवटी मी शरमलो माझा अहंकार पार वितळला मी आईजवळ गेलो व म्हटले आई तू जा मी देतो पाय आई हो नादूर आई म्हणाली द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे दस धसमुसळ्यासारखे नको देऊ त्याला झोप लागेपर्यंत दे मग खेळावायला जा श्याम तुझा तुझाच नार तो भाऊ असे म्हणून आई गेली उष्ट्यांना सेंड लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली दादाचा दादावरचा दादाच्या पायावर मी पाय देत होतो माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे शिपीत होतो शेवटी त्या माझ्या निरंकारी दादात झोप लागली माझा राग मावळला जससा सूर्य असतात जाऊ लागला तससा माझा क्रोधही असतात जाऊ लागला रात्रीची जेवणी झाली आईचे उष्टे शेण वगैरे झाले अंगणात आम्ही बसलो होतो तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून रु टांग व्यास यता ज़ा पानी घात गए तुस थंडाने करपून जाता नहींज पंथी लगी परंतु अंगण दिव्या जरूरी नवती सुंदर चांदने पड़ेले होते मजा दादा मनासारखे निर्मल चांदने पड़े होते दादा मी पुरुषोत्तम व बाबूलैंगण बसलोत दुर्वी आजी आईसुद्धा बसल हो शेजारच्या जानकी सुद्धा आले होत्या भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढित होतो मी आईला म्हटले आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना मला तेच फार आवडते पडला अभिमन्यू वीरणी चक्र व्यूहरचिला द्रोणांनी पडला अभिमन्यू म्हणतेच का कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कुठे पडला होता ते शोधाव्या कृष्ण कृष्ण असा मंजूर जप अभिमन्यू करीत असतो त्या मंजूर आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटले कसे छान आहे गाणे म्हण ना गानदार गाणे म्हणणार आहे तेच आज आई म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही आईने आजीच सांगितले दुर्वाच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते मला वाटले काहीतरी पर्यातली पाथेरी कोण हुक करील अशा सारखेच ते असेल मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे गाणे भिकार गाने। चांगले पितांबराचे तरी आजी म्हण असे म्हटले आजी म्हणाली श्याम ऐक तर खरे त्या चिंदीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत आजी गाणे म्हणू लागली आजीचा आवाज गोड होता ती योग्य तेथे दे जोर देऊन हात वगैरे हलून गाणे मने भावनामय होऊन गाणे म्हणे विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे त्या गाण्याचे आकडकडवे ध्रुवपद असे होते द्रौपदीशी बंधू शोभे नारायण हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचे कृष्णावर अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून कृष्णालाही कृष्ण असे नाव आहे अर्जुनालाही कृष्ण असे म्हणतात त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व आहे अद्वैत आहे असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेले आहे या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे कृष्णाचे पाठच्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी परंतु द्रौपदीवर ही मानलेली बहीण हिच्यावर जास्त असे का कवीला ही शंका आली व ती त्याने गाण्यातून मांडून तिचे निरसन केले आहे प्रसंग असा आहे एके दिवशी तिन्ही लोकी फिरी करणारे नारद ब्रह्मविणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असूर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तामस श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत नाना दृश्य पाहावयास मिळत कोणाचा महिमा वाढव कोणाचा गर्व दूर कर कोठे कोपऱ्यात सुगंधी फुल फुललेले असेल तर त्याचा वाज सर्वत्र ने इत्यादी कामे ते करीत असायचे त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे कारण ते निष्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले नारद म्हणाले देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे कृष्ण म्हणजे समदृष्टी पक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले नारदा पुरे तुझा कृष्णाची स्तुती अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम कसली श्रमानदृष्टीन कसलं काय मी काय बोलणार म्हटले देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे सांग आता सारे तुझी सग्गी बहीण जी सुभद्रा तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग कृष्ण म्हणाला नारदा मी निष्क्रिय आहे जो मला ओढील तिकडे मी जातो वारा सर्वत्र आहे परंतु घर बंद करून ठेवणारा खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो माझ्या घरात का येत नाही तर ते योग्य होईल का ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला त्यांच्या घरात प्रकाश शिरला जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आज जाणार तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खिचून घेतले सुभद्रेचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार मी स्वतः निष्क्रिय आहे लोकी निष्पृह मी सदा अजित मी चित्ती उदासीन मी हेच माझे योग्य वर्णन आहे परंतु तुला परीक्षा पाहायची आहे का हे बघ मी सांगतो तसे कर सुभद्रेकडे झावत जा पळत जा व तिला सांग कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी ते बांधायला तिने दिली तर घेऊ तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ मात नारद सुभद्रेकडे आले सुभद्रा म्हणाली ए रे नारदा प्रथम सांग काही कुठली वार्ता सांग कैलासावर ब्रह्मलोकी पाताळात कोठे काय पाहिलेस सांग तुझे आपले बरे सारीकडे हिंडतोस तुला नारळ कंटाळा कधी येत नसेलच रोज उठल्या नवीन लोक नवीन देश आज नंदनवन उद्या मधुवन बैस अरे एवढी घाई काय आहे नारद म्हणाल्या सुभद्रात ताई बसायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे भळभळ रक्त येत आहे बोट बांधायला एक चिंदी दे नारदा आता चिंदी कुठे शोधू हा पितांबर हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंती कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता नारदा घरात एक चिंदी सापडेल तर शपथ ही मौल्यवान पैठणी नारद चिंदी नाही रे असे सुभद्रा म्हणाले बरे तर मी द्रौपदी ताईंकडे जातो असे म्हणून नारद निघाले द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती नारदाला पाहता द्रौपदी उठली ये नारदा हा हार तुझ्याच गळ्यात घालते बैश या चौरंगावर हल्ली माझा कृष्ण येते आहे म्हणून आलास नाही रे त्याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमवायचेच पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो मला ठेवा थोडा द्रौपदी थट्टा करावास वेळ नाही बोलावायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी दे आधी नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला खरे का नारदा किती शेरे कापले माझ्या कृष्णाचे भोट कापले अरे रे रे असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली भरदारी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी बंधू शोभे नारायण माझ्या आिजने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो गाणे झाले मला आई म्हणाली श्याम आवडली की नाही ऐकलीस की नाही नीट आईचा हेतू ओळखला मी आईला विचारले आई, विचार आई? आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितले ते ओळखू ओळख उलक बरे तुका मन मनकवडा आहेस आईने म्हटले मी म्हणालो आज दुपारी दादाच्या पायावर मी पाय देत नव्हतो सकाळी त्याला कांदे पाक खाऊ देत नव्हतो सुभद्रा सग्गी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना तसा मी सग्गा भाऊ असून ही प्रेम करीत नहीं माला तू दाखे होते होय ना मेला लजवने सा गाने तू आजी मनाव संगरे कि नहीं संग आई मनाली होय तुला लजवने सा नहीं तो तुला प्रेम शिकवी मैं एकदम उठलो व दादाजादा हाथ हाथ धरून मी गादा आजपासून मी तुला नाही ना, ना म्हणणार नाही मी तुला प्रेम देईन तुझी भक्ती देईन माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर दादा म्हणाला शाम, हे काय रे क्षमान बिमा कसची मागतोस मी दुपारशी विसरूनही गेलो होतो आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमानेमल है ये माही आई आम्मी कंतर देना नहीं क्षणभर भांडलो तरी फिर एकमेस मिठी मारू आई मे तुम्ही व प्रेम करा, कराच चा आनंद देवाचा आनंद